मोठ काही हे आपल्याला विचार करायचा नाही किंवा राजस काही आलिंग व्यवहारातले आहेत त्याही आलिंगनाचा आपल्याला विचार करायचा नाही व्याही भेट होते आता पूर्वीची व्याही भेट म्हणजे वेशीत व्हायची व्यायांची भेट वेशीत व्हायची तेव्हा तिथे एकमेकाला लोक भेटत असत तेही आलिंगन आहेत असे व्यवहारातले राजस जे आलिंगन आहेत त्या लिंगनाचा आपल्याला तूर्त विचार करायचं नाही पण सात्विक असलेल्या दोन, विचार दोन आलिंगना मात्र अपने आलिंगन विचार कराचिक आलिंगन दोन आलिंगना पैकी पहन है संता आलिंगन दे सत्विक आलिंगन है सात्विक आलिंगना विषय पुष्प विचार लिख घड़े मोक्ष सायुजता जोड़े अस साधु आलिंगना विषय कि आलिंगनी सुखवाटे प्रेम चिदानंदी घोटे स्पर्श ब्रह्मांड उचटे समोळ उठे मी पण या अलिंगनाचं वैशिष्ट्य असं आहे की मनुष्याचा मी पण वृत्त होतो म्हणून साधूच आलिंगन हे त्याच्यात विशेष महत्वाचं आहे दुसरं सात्विक आलिंगण म्हणजे करता येईल कि माया आणि पुरुष प्रकृती आणि पुरुष हे जे एकमेकाला एकमेक उपाधी रूपाने उपहित म्हणा किंवा विशिष्टता जी त्यांना विशिष्ट प्राप्त झाली हे एक आलिंगनच आहे प्रकृति पुरुषाच अर्धनारी नटेश्वर स्वरूप्रित स्वरूप एक प्रकार आलिंगन है सभी सात्विक आलिंगन है आता गुणा जी आलिंगन जी आलिंगन सिद्ध आलिंगन है आलिंगन सगी दिल्ली है हे कहीं कारणाने की कारणा कहीं निवृत्त हो रहा है प्रकृति पुरुषाच आलिंगन अधिष्ठान स्वरूपा ज्ञा बा होना है साधु सतान चलिंगन आप आज पण हे आलिंगन असं आहे सिद्ध आलिंगन आहे कोणी कोणाला द्यायचं नाही आहे हे मूळच आहे सिद्ध आलिंगन आहे या सिद्ध आलिंगनाचा ज्यावेळी आविष्कार होईल याला शास्त्रामध्ये मुख्य समान अधिकरण असं म्हटलंय बाध समान अधिकरण म्हणजे प्रकृती पुरुषाच्या स्वरूपाचा बाध करून त्याच ऐक्य किंवा चिदाभासाने आपल्या स्वरूपाचा बाध करून त्याच ऐक्य ईश्वराला बाध करून ऐक्य करावं लागत नाही त्याचं कारण त्याला तसा भरण नाही देवही एका ठिकाणी असं म्हणालेलं आहे की अर्जुना हमु प्रकृती पलीकडे भाऊ जरी कल्पने विण लागे भाऊ कल्पने विण म्हणजे आपल्या उपाधीचा परित्याग करून जीवाने ईश्वराचा जो प्रकृती नावाचा उपाधी आहे त्याचा परित्याग करून जे त्याचं मूळ स्वरूप आहे प्रकृती पहिलीकडील भाव म्हणजे प्रकृतीच्या पलीकडचा म्हणजे प्रकृतीच्या उपाधीचा परित्यागपूर्ण असणारा जो त्याचा भावनाम त्याचं स्वरूप त्याचं अस्तित्व ते कसं आहे तर ते नित्यसिद्ध स्वरूपाचं स्वयंप्रकाश स्वरूपाचं आहे मजमाजी भोवती हेही भाऊ जी सर्व मी म्हणून माझ्या ठिकाणी भोवत आहेत माझ्या ठिकाणी भोवतं राहतात आणि माझ्या ठिकाणी विलयाला जातात ही सर्व गोष्ट खोटी माझ्या स्वस्वरूपाच्या दृष्टीने काही उत्पन्न होत नाही ंगन नित्य आएक्या, आलिंगन अकृत्रिम <coughs> आलिंगन ज्यादा आलिंगन। आलिंगना क्रिय का लेश नहीं बाकी सगै आलिंगना सात्विको राजसोत अगर कामस स्वरूपन आसो सगळी ही अल्पवा आधी पण क्रिया संबंध इथे क्रियेचा अजिबात संबंध नाही असं हे आलिंगण आहे ते सिद्ध आलिंग दोघांच म्हणजे अधिष्ठान स्वरूप जर अभिव्यक्त झालं तरी विरून गेली दोन्ही त्या सिद्ध आलिंगनामध्ये दोन्ही विरून जातात ना प्रकृती राहते ना पुरुष राहते म्हणजे पुरुषाचं पुरुषत्व राहत आणि प्रकृती स्वरूपाने राहत त्याचं कारण काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे अन्नोन्याध्यासाचं स्वरूप कायम ध्यानात जर आपण ठेवलं तर बाध होते वेळी कोणाचा बाध होतो हे सहज लक्षात येईल ज्यावेळी अधिष्ठानाच ज्ञान होत त्यावेळी काय घडत तर अध्यस्थ पदार्थाचा जसा बाद होतो त्याबरोबरच अध्यस्थ पदार्थाशी अधिष्ठानाचा इदमचा असलेला जो अनिर्वचनीय संबंध तो बाधित अधिष्ठान बाधित होत म्हणजे इदमचा कधी बाध होतच नाही यद्यंश ज्यावेळी अध्यस्थ पदार्थाशी मिसळून भासतो त्यावेळी तो कल्पिताशी संबंधित आहे भ्रमरूप संबंधात आहे गोष्ट कधी अध्यस्थाशी संबंधित गोष्ट खरी पण अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर त्याचा बाध होत नसल्यामुळे इदम अंश हा प्रमाण आणि इदम अंश असलेला जो प्रमाश इदमाचा स्वभाव असाय त्या अध्यस्थाच्या वेळी अध्यस्थाला मिसळून भसायचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे त्याच्याशी मिसळून भासायचं म्हणजे भासा त्याचा बाध होत नाही ही गोष्ट खरीच आहे असं जे त्या अधिष्ठानाचं सामान्य स्वरूप आहे ते सामान्य स्वरूप तेही कधी बाधित होत नाही बाधित सामान्य अध्यस्ताशी असलेला जो अनिर्वचनीय संबंध तो मात्र बाधित आहे हो। त्याप्रमाणे अध्यस्थ असलेली जी प्रकृती या सिद्ध आलिंगनाच्या वेळी बाधित होते आणि या प्रकृतीशी या पुरुषाचा असलेला जो अनिर्वचं आणि संबंध बाधित झाल्यामुळे त्या संबंधाने या चैतन्याच्या ठिकाणी आलेलं जे ईश्वरत्व पुरुषत्व नियंत्रत्व इत्यादी जे विशेष धर्म ते धर्मही बाधित होतात म्हणून म्हणायचं विरवणी गेली दोन्ही प्रकृती विरोधी केली प्रकृतीचा बाध झाला सिद्ध आलिंगनामध्ये हे समजण्यासारखा पण पुरुषाचा बाध झाला का तर त्याचं उत्तर आहे पुरुषाचा बाध झाला नसून पुरुषाच्या ठिकाणी संबंधाने आलेला जो पुरुषपणा आणि त्या दोघांचा असलेला जो अनिर्वचनीय संबंध हे दोन मात्र बाधित होते प्रकृती स्वरूपाने बाधित होते आणि पुरुषाचा संबंध बाधित होते आणि संबंध बाधित झाल्यामुळे संबंधाने आलेला पुरुषपणा <coughs> तो बाधित होतो म्हणून दोन्ही दो बाधित होतो दो शब्द दिला दोन्ही विरोधी गेली मग खाली काय शल्लक राहिला असा प्रश्न सहजच निर्माण होईल दोन्ही विरोधी गेली म्हणत असताना मागचा आलिंगन शब्द विसरायचा नाही दोघांचे आलिंगने दोघांची जी सिद्ध भेट आहे दोघांचं जे सिद्ध आलिंगन आहे दोघांचं जे सदाच ऐक्य आहे त्यांचं जे सामान्य सत्स्वरूप आहे त्रिकाला बाधित त्या स्वरूपाच्या आविष्कारानंतर दोन्ही विरुणी गेली दोन्ही विरुणी गेली म्हणजे एक स्वरूपाने विरून गेलं आणि पुरुष मात्र स्वरूपाने विरून न जाता त्याचा जो संबंध होता अनिर्वचनीय तो विरून गेला आणि संबंध विरून गेल्यामुळे त्या संबंधाने त्याच्या ठिकाणी जो आलेला ईश्वरपणा पुरुष म्हणणेपणा तो म्हणणेपणा गेला म्हणजे त्याचं नाव फक्त बाधित झालं स्वरूप जसं त्या तसं कायमच त्या स्वरूपाचा बाध होत काल सांगितलेल्या शब्दात बोलायचं झालं तर नामाचा भाग होतो मायेच्या कार्यरूपासल्या रूपाचा भाग होतो म्हणजे माया कार्य नामरूपाचा मायेचा एवढंच नव्हे तर मायासंबंधाने ईश्वराच्या ठिकाणी आलेली जी ही नावं ती आणि त्याच्या ठिकाणी आलेली जी षडगुण ऐश्वरी संपन्नता ती ही बाधित होते असं आणि त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते मात्र शिल्लक राहत म्हणून पुरुषपणाने विरुणी गेली दोन्ही त्यांचा संबंध बाधित झाला आघवियाची रजनी तिथे तिथे त्याचा कळस ज्ञानेश्वर महाराज सांगतात आघवियाची रजनी म्हणजे आगवी म्हणजे संपूर्ण रजनीला अर्थ आहे रात्र रात्र शब्द हा अंधाराचा वाचक आहे आणि अंधार शब्द हा अज्ञान वाचक संपूर्ण अज्ञान संपूर्ण माया संपूर्ण रजनी म्हणजे अविद्या आघवी म्हणजे सर्वच्या सर्व सर्व म्हणण्यामध्ये कार्यरूपाने आणि कारण रूपाने किंवा अजून थोडासा विस्तार सांगायचा ठरला तर आघावी अविद्या म्हणायची ती एकटी असताना आघावी म्हणायचं काय कारण होत त्याला काही चार दोन पदार्थ असले तर सर्व म्हणायचं एकच असल्यावर काय एक म्हणायचं आहे असं कोणी एकमेकाला हात मारतो का आता आम्ही विनोदाने बोलतो ते गोष्ट निराळ आम्हाला लोक विचारतात अमक्या ठिकाणी कोण कोण गेलं होतं अमुक सप्ताहाला कोण कोण गेलो होत असं मला विचारतात मी त्याला सांगतो मी सबंध एकटा गेलो होतो म्हणून <laughs> मी त्याला काय सांगतो मी सबंध एकटा गेलो मी एकटा म्हणा सबंध शब्द काय लावताय त्याला सबंध एकटा गेलो म्हणजे निदान माझ्या हातपाय मी घरी विसरून गेलो नव्हतं असं मला तुला सांगायचं ते माझ्या बरोबर असं मला सांगायचं <laughs> सबंध आणि एकटा असं कसं जुळते काय मग काहीतरी जुळवण्याकरता मी असं सांगतो पण सर्व शब्द वापरताना समूह नसला पाहिजे इथे रजनी अज्ञान अविद्या अविद्या आणि सर्व शब्द काय तो त्याचा अर्थ असा आहे अविद्येचे अनंत अंश मानलेले आहे अविद्येचे अनंत अंश मानलेले आहेत वाचस्पती मिश्राने याच्याविषयी बराच खुलासा केलेला आहे प्रत्येक जीवाच्या आश्रित असलेले स्वतंत्र अज्ञान आहे म्हणून अनंत यावंती ज्ञान आणि तावंती अज्ञान जेवढी ज्ञान तेवढी अज्ञान आहे त्याला तुला ज्ञान असं आहे म्हणजे तुला ज्ञानाची संख्या भरपूर आहे म्हणून सर्व रजनी एक दुसरा अर्थ असा करता येईल तुलाज्ञान आणि मूलाज्ञान तुला ज्ञानातले अनंत प्रकार आणि मूलाज्ञान एक मिळून आघवियाची रचने असा शब्द तयार झाला किंवा दुसरा अर्थ असा आहे अविद्येच्या तीन शक्ती विशेषत्वाने मानलेल्या आवरण शक्तीमध्ये पुन्हा तीन प्रकार आहे असत्वापादक आवरण आहे आव्हानापादक आवरण आहे आणि अनानंदापादक आवरण आहे मधुसूदन सरस्वतीने याच्यावरती बराच विचार आहे अनानंदापादक आवरण निवृत्त होणं हे अत्यंत महत्वाचं असं त्याने तिथे प्रतिपादन केलं आहे तेव्हा या तीन प्रकारचे आवरणं हे आणि त्याची विक्षेपशक्ती स्वतंत्र असलेली ती विक्षेप शक्ती जी आहे ही ज्या विक्षेप शक्तीमध्ये संपूर्ण महत्त्वापासून आकाशाधिकापासून फार शेवट पाषणापर्यंत संपूर्ण कार्य निर्माण झालं हे म्हणून संपूर्ण कार्यवर्ग आणि कारणामध्ये आवरण असलेले हे तीन प्रकारचं आवरण या सगळ्याला मिळून यायचं आजवियाची रचनी ही संपूर्ण आता मात्र बरोबर आहे की नाही संपूर्ण म्हणायचं नाविद्या म्हणायची सर्वच्या सर्व म्हणायची आणि आविद्या म्हणायची म्हणजे सर्वच्या सर्व म्हणजे आवरण विक्षेप इत्यादीच्या सहित आता विक्षेपामध्ये जसं महत्त्वादिक आपल्याला मी प्रतिपादन केलं त्याबरोबरच वेष्टी शरीर आहे त्याच्यामध्ये त्रिवेद दुःखांची योजना आहे हे त्रिवेद दुःख असो संपूर्ण कार्यरू विक्षेप असो किंवा चाचल्य म्हणून विक्षेप म्हणतात हाही त्याचाच एक प्रकार आहे ते तो विक्षेप घ्या त्या सगळ्या गोष्टी जेवढ्या तुमच्या कार्य म्हणून लक्षात येतील तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या कारणरूप आवित्या व त्याच्या ठिकाणी असलेली ही आवरण शक्ती म्हणजे आवरण विक्षेपशक्तीमती जी आविद्या ती एक किंवा इत्यादी प्रकाराने आवरण असलेली कार्यरूपाने असलेली ही सगळीच्या सगळी आवित्या ही आता अविद्या असल्यामुळे अध्यस्ताचा एक नियम दादानी पहिल्याच रंगात सांगितला आपण आतापर्यंत चार पाच वेळा त्याचा उपचार केलाय उपचार करावा लागणार आहे पुन्हा पुन्हा अपरिहार्यतेने त्याचा उल्लेख करण अत्यंत गरजेचा अटळ आहे म्हणून अध्यस्थ पदार्थ अधिष्ठान रूप असतो हा जो नियम आहे त्याला विसरायचा नाही अविद्या आतापर्यंत सांगितलेली सगळी सर्वच्या सर्व अविद्या ही अध्य असल्यामुळे ती अधिष्ठाना व्यतिरिक्त राहणारच नाही अधिष्ठाना व्यतिरिक्त तिला सत्ताच असणार नाही विचारांची ती अधिष्ठान रूपच दादांनी तर असं दिले तिथे कि दोरीवर भासलेला जो सर्प तो दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होतो हाती घेतली या किती सर्पा भासाचा ताटाळा बोधे टवाळा एकदा बोध झाला किवाळ जगतामध्ये तो सापडत नाही त्याच्यामध्ये तो गुंतत नाही त्याची आसक्ती राहत नाही त्याला हल्ली लोक अटॅच असं म्हणतात ते काय राहत पूर्ण मनुष्य त्यापासून मोकळा होतो आसक्ती विवर्जित होतो हे एवढ संपूर्ण जगताच जे रूप आहे ह्या रूपाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल कधीतरी त्या सर्पाची निवृत्ती झाल्यानंतर एखादा ज्ञानी माणूस येतो तो म्हणतो काय तुला दोरीवर सर्प भासला होता आता माला दिली तुझ्या हातात तुला सर्प दिसत नाही तू सर्प गेला कुठे सांग तेव्हा दादानी तिथे दिले दिलंय झाडावर गेला म्हणावं कुठे दिसत तो वारोळात गेला म्हणावं ते दिसत त्याला कुणी मारलं म्हणावं तर त्याच जे शरीर प्रेत ते तिथे सापडत आता आपल्याला सापडले फक्त दोरी हि जी त्रिवलयाकार आहे असलेला तो नाही असं दादा आहे त्याच्या सर्प सापडत नसला तरी अगत्या सर्प हा दोरे रूप झाला म्हटल्याशिवाय दुसरी गतीच सर्पाला दोरी व्यतिरीत अस्तित्व नसल्यामुळे त्याला कोणत्या प्रकारची स्फूर्ती म्हणजे प्रकाशन प्रकाश नसल्यामुळे प्रकाशहीन स्फूर्तीही सत्ताहीन असलेला सर्व केवळ प्रती मात्र होता तो अधिष्ठान रूप झाला या म्हणण्याप्रमाणे सत्ताहीन असलेली प्रकाशहीन असलेली रजनी नामाविद्या सर्वच्या सर्व दिपच झाली म्हणजे अधिष्ठान रूपच झाली गृंगमात्रते मध्ये पावले म्हणजे हरे स्वरूपामध्ये सदाची विलीन झाली रूपत आता आता आता माया पदार्थ शेष उर्वरित राहिलेला अवशिष्ट राहिलेला परमात्मा फक्त एक एकमेव अद्वितीय राहिला म्हणजे अगदी पर्वाच्या शब्दात बोलायचं तर आतापर्यंत अध्यारोपाचा विचार केला तेव्हा जगत जगतामध्ये व्याप्त असणाऱ्या प्रकृती पुरुष तीन पदार्थांचा विचार केला जगतामध्ये नाम रूप आणि असति तीन या पाच व्यतिरिक्त नसल्यामुळे दोनच आहेत असं सिद्ध झालं आणि आता असं दिसून यायला लागलं की सिद्ध आलिंगनाच्या आविष्कारात दोन्हीचाही विलय होतो आणि एक फक्त शिल्लक राहतं एक मेवा द्वितीयम ब्रम्ह हेच फक्त शिल्लक राहतं अविद्या अविद्या म्हणून राहत नाही असल्यामुळे अधिष्ठान रूप म्हणजे ज्ञान रूप अधिष्ठान मात्रावशेष या रूपाने असा प्रश्न विचारलेला का होत होतो तेव्हा त्याच्या ते निवृत्तीची प्रती काही येत नाही तर त्याच उत्तर असं दिलेलं आहे तर एका अत्यंत अभावाचा निश्चय अधिष्ठान ज्ञानानंतर होणारा तो त्या अध्यस्थ पदार्थाच्या निवृत्तीला प्रतिबंध म्हणजे निवृत्तीला म्हणजे निवृत्तीच्या प्रतीला निवृत्ती होते पण निवृत्तीची प्रती होत नाही त्याचं कारण त्या प्रतीला हा प्रतिबंध हा सर्वात मोठा प्रेकालिक अत्यंत भावाचा निश्चय हा अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती होत असूनही त्या निवृत्तीच्या प्रतीला प्रतिबंध करतो असं एक उत्तर दिले आणि दुसरं उत्तर असं दिलंय की अध्यस्थ पदार्थ जर अधिष्ठान रूप होतो तुला अधिष्ठानाची प्रती येते का नाही हा अधिष्ठानाची प्रती येते मग हीच तर अध्यक्ष अजून काय तुला वेगळी प्रतिती द्यायची त्याचं कारण तू वेगळा नाही म्हणून अधिष्ठान रूपच असल्यामुळं अधिष्ठानाची दोरीची प्रतिती हीच अध्यस्थ पदार्थाची निवृत्ती सर्वांची निवृत्ती आहे त्याप्रमाणे रजनीची अविद्येची निवृत्ती म्हणजे अधिष्ठान परमेश्वराचा अवशेष राहणं तो उर्वरित राहणं हेच अविद्येच्या प्रतीचं रूप आहे देव सगळा दिसणं म्हणजे अविद्येची निवृत्ती दिसेल की म्हणून अविद्येच्या निवृत्तीच्या दिसण्याचा त्यावेळी खरा प्रश्नच निर्माण होणार नाही पण तुम्हाला मला समजून सांगण्यासाठी म्हणून इथे महाराज म्हणतात ज्यावेळी खरोखरीच आपल्याला अधिष्ठानाचा साक्षात करू त्यामुळे आपल्याला ही अडचण येणार नाही कि ती अविद्या कुठे गेली तिच्या निवृत्तीची प्रती ती काय येत नाही असा प्रश्न राहणार नाही कारण तद्रुप झालेली असणार त्यावेळी <laughs> तद्रुप झालेले असणार त्यावेळी तुम्ही शिल्लक नसणार हे तुम्हाला गोष्ट सांगतो जरा गमतीदार आहे सांगतो तुम्ही हे ह्या दिवसामध्ये ती गांडोळ जी असतात ती भयंकर उगवतात त्यांचं वास्तव्य फार असत थे थे ते इतक्या मोठ्या प्रमाणात की मौना ते असणं हे या जमिनीच्या दृष्टीने फार चांगलं ओलावा राहणं इत्यादी काहीच्या दृष्टीने आत्ताचे वैज्ञानिकही जे सुधारले ते मान्य करायला लागले आहेत पण मधले जे अर्धवट होते गाभरलेले ते मात्र मानित होते तेव्हा या रासायनिक खतांनी ती मरून जायला लागली रासायनिक खतांचा उष्मा सहन होत नाही यांची फोडणीही जमिनीला दिलेली ती जमिनीला दिलेली फोडणी ती त्या ह्यांना चालत नाही गांडोळांना ती सरपटणारीच असतात ते सरपटणारे असल्या कारणाने या दिवसात फार का ते सगळे एके दिवशी जमले का म्हणाले आपण सरपटणारे प्राणी शेष सरपटणारा प्राणी आपली त्यांची जात एक शहाण्णव कुळात आपण बसतोच एक मी काय <laughs> शहाण्णव कुळीमध्ये आपण बसतोच याच्यामध्ये ज्याला हायब्रीड असं म्हणतात संकरीत असं म्हणतात असं कुणी नाही आपण दुसरं एका जाती ते सरपडणारे आपण सरपटणारे सगळ्यांचा त्या गांडोळांचा एका मताने पास झाला की आपण व शेष एकाच गुळातले असल्या कारणाने ते पातळात गेले ते खाली राहिले आपणही देशांतरात आलो इथे पृथ्वीवर आलो काही कारणाने असा वेळ पडतो मद्रासच्या बाजूला काही मंडळ असतात कारणाने उत्तरे जातात तिथे ते त्यांची घराणे तयार होतात त्यांची नाते असतात तिथे कर्नाटकातली माणसं तिथे पंढरपूरला आली अरे आपला देवच पंढरपूरचा तिकडे की गेला होता असे काही नाते एकमेकांचे एकमेकांच्या तिकडे पसरतात काही एक कारणाने एकमेक एकमेकांच्या कडे दूर जातात नाही असं नाही आता काही मंडळी इथे आहेत महाराष्ट्रातून त्यांचे नातेवाईक अहमदाबादला आहे काय सांगताय तसं आपलं घडलेलं आहे आपण आलो पृथ्वीवर शेष राहिले पाताळातच तेव्हा आता आपण पूर्वीचं जे आपलं नातं ते अभिव्यक्त करण्याकरता काय करावं तेव्हा नातं अभिव्यक्त करण्याकरता रोटी व्यवहार नाही तर बेटी व्यवहार दोनच आहे तेव्हा रोटी बेटी व्यवहार करण्याच्या दृष्टीने म्हणून सगळी समिती स्थापन केली गेली त्याचं एक मंडळ स्थापन केलं गेलं त्यातले पंतप्रधान उपपंतप्रधान सगळी जेवढी तुमच्या आत्ताची योजना सगळी तयार झाली तुम्ही आपली गोष्टच असल्या कारणाने सगळं समजा तुम्ही आणि त्याचं मंडळ पहिल्यांदा शिष्टमंडळ गेलं कारण पंतप्रधान जाण्याच्या पूर्वी बंदोबस्त कडक पाहिजे तसं कडक बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीने सगळी यांची मंडळी अगोदर गेली सचिव एकमेकाला भेटले मग पंतप्रधानांची भेट व्हायची शेषाच्या पर्यंत गेले शेषाला सगळ्यांनी भेटून सांगितले की हे शेषा आम्ही पृथ्वीवर गेलो आम्ही सरपटणारे सरपटणारे प्राणी सरपट तेव्हा तुमचं आमचं गोत्र एक तुम्ही आम्ही एका जातीचे तेव्हा आपल्या काही कुळगोत्रांचा विचार करा कोणाच्यामुळे कोणाकडे देणं शक्य आहे ते बघा आणि सगळ्यात पत्रिका जुळल्या तर आमची मुलगी तुमच्या घरात व तुमची मुलगी आमच्या घरात द्यायला काही हरकत नाही शेष शहाणा तो भगवंताचा पलंग आहे घरा शेष म्हणजे भगवंताचा कोण आहे पलंग आहे त्या शेषाच्या पलंगावर देव झोपतो ज्या पलंगावर देव झोपतो त्या पलंगाला तरी थोडी अक्कल आहे जरी या इतरांना नसली तरी त्याला अक्कल आहे देवाच्या प्रत्येक पदार्थाला अक्कल असते लक्षात ठेवा देवाच्या मोफारीला सुद्धा अक्कल आहे देवाची मोठा म्हणजे गरुड <laughs> त्याला इतकी बुद्धी आहे की तुकाराम महाराजांनी त्याचं तु वंदन केलं गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोळी वेगी आणावाती हे <laughs> गरुडा तुझ्या हातात आहे सगळं तू घेऊन येथे देवाला इकडे आमच्याकडे असं सांगण्याचं तात्पर्य <laughs> गरुड वाहन जसा शहाणा त्याप्रमाणे भगवंताचा पलंग शेषशाही भगवान तो शेष हे त्यांनी सांगितलं वा वा वा छान तुमची बुद्धी तुमचा एकंदर युक्तिवाद सगळं तुमचं बोलणं आणि तुम्ही काढलेली ही पुळंपळ सगळी योग्य उचित आहे पण असा आहे हा महिना कोणता तुम्ही बघितला हा महिना आहे म्हणजे श्रावण आता जो झाडलाय तेव्हा श्रावण महिन्यामध्ये आम्ही लग्न करणार श्रावणात लग्न होत नाही आता लग्न व्हायचे म्हणजे पुढे केव्हा आणि आमचा एकंदर नियम असा आहे की प्राया आम्ही सगळी लग्न वैशाखात करतो ह्यावेळी आमची आपली लग्न होणार नाही आता लग्न कधी व्हायची म्हणजे आपली लग्न वैशाखात नक्की नक्की होली त्यावेळी तुम्ही या आपण बोलणं करू आमची मुलगी तुमच्याकडे देऊ तुम्ही महिना वैशाख मात्र लक्षात ठेवायचं मुख्य गोष्ट ती वैशाख महिन्यात ही गोष्ट करायची तर वैशाख महिन्यामध्ये ही गांडोळ राहतच नाही नष्टच होतात ते विचारायला सुद्धा येणार नाही तर लक्षात ठेवायचं ते देणं ठरणं लग्न होणं ही गोष्ट तर दूरच पण विचारायला ते स्वरूपाने ज्या शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे या सिद्ध आलिंगनाचा ज्यावेळी आविष्कार होईल त्यावेळी आपण विचारणारे या दोघांच्या विलयानंतर अभिष्ठानाच्या वेळी हे दोघे गेले कुठे त्यांची निवृत्ती कामाला प्रती त्याला येत नाही असं म्हणायला आपण शुल्ल करणार नाही आपण जोपर्यंत विचारतो हो, आहोत तोपर्यंत या सिद्ध आलिंगनाचा आविष्कार झाला नाही असं समजा आणि ज्यावेळी सिद्ध आलिंगनाचा आविष्कार होईल त्यावेळी ना पुसणारा ना सांगणार अशी स्थिती निर्माण होणार असल्या कारणाने महाराज म्हणतात अविद्यात ज्ञानरूप बनणार अधिष्ठान रूप, रूप होणार तिथे कोण विचारणार आणि कोणाला विचारणार काय आत्मना पूरित विश्वम महाकल्पानाय तो म्हणतो ग्छामी एकत्व अनुपश्चात <coughs> मी घेणार काय टाकणार काय चालणार कुठे व गच्छा मी मी जाणार कुठे होत क्रोत आत्मना पूरित विष्णव महा प्रलयाच्या वेळा वेळी पाणीच पाणी जसं होतं जिकडे तिकडे व्हावं त्यावर कुणी सांगायचं ही गंगा या समुद्राला मिळाली असं सांगता येईल नालमय संपूर्ण स्थिती झाल्यानंतर ही गोष्ट जशी संभवत नाही त्याप्रमाणे असल्या कारणाने असं मला दिसे मला ती प्रतिजी आहे मला प्रत्यक्ष अनुभूती आहे या प्रातिभ दर्शनामध्ये या प्रातिभ अनुभूतीमध्ये हा प्रश्नच संभवत नाही म्हणून महाराज म्हणतात संपूर्ण अविद्या ज्ञान ज्या प्रकृती पुरुषांच्या अधिष्ठान स्वरूपामध्ये दोघेही लोक म्हणजे अधिष्ठान स्वरूप म्हणजे सिद्ध आलिंगन त्याच्यामध्ये हे दोघेही विरून जातात म्हणजे प्रकृती रूप जे आज ते सूर्य असतो प्रकाशरूप होतो आणि प्रकाशावर दिवस नष्ट होतो पण प्रकाशरूप नष्ट होत नाही प्रकाशरूप नष्ट होत नाही त्याचं कारण ते सूर्याचा अंग आहे सूर्याचं ते स्वरूप आहे म्हणून प्रकृतीमुळे आलेलं जे सर्वज्ञत्व प्रकृती संबंधाने आलेले सर्व नियंत्रित प्रकृती संबंधाने आलेले जे सर्व पदार्थांचं कर्तृत्व हे जात मूळ जे शुद्ध स्वरूप होतं ज्ञान जर मात्र स्थिती म्हणून ज्याला म्हणतात ते मात्र शिल्लक ते ज्ञान कधी तो प्रकाश सामान्य कधीही नष्ट होत नाही त्याप्रमाणे परमात्म्यावर प्रकृती संबंधाने आलेला पुरुषपणा मात्र ते पुरुषपणा याच्यावर म्हणायचे पुरुषपणा मात्र म्हणजे फक्त तेवढाच जातो पुरुषाच जे मूळ चैतन्य स्वरूप आहे ते जे स्वरूप करतात त्याची जात नाही कारण ती त्याच्या अंगची आहे ती अंगभूत आहे ती त्याच्या स्वरूप होत आहे की म्हणून ज्ञान हेच देवाचं स्वरूप आहे आणि स्वरूपे करून परमात्मा अवशिष्ट राहतो परमात्माचं अवशिष्ट ज्ञानच अवशिष्ट राहत ते तुम्हाला गमत सांगतो मी लक्षात ज्ञान हा शब्द प्रयोग फक्त आहे वाङ्मय व्यवहार मात्र आहे परमात्म्याचे ज्ञान नाही ज्ञान म्हणजेच परमात्मा राहूचे शिर राहोशिरा राहूचे शिर असं म्हटलं जातं राहो शिरा, शिरा काय अरे शिर हे जर त्या राहूचं स्वरूप आहे तर राहूच शिर ही पद्धती बरोबर पण हा वाकप्रयोग षष्टीचा प्रयोग केला जातो म्हणून त्याचा बोल अर्थ मात्र समजायचा नाही कितीतरी गोष्टी अशा घडतात ब्रम्ह किती हो? रस कितीतरी ठिकाणी शब्दाला लोक विचारतात काहो आमरस उसाचा रस तसाच ब्रह्म ना म्हणजे ब्रह्माचा रस ना ब्रह्माचा रस नव्हे ब्रह्मा रस म्हणजेच ब्रह्म रस वै सहा वेदातच सांगण्यास म्हणजेच ब्रह्म त्या रास क्रिडे बद्दल सुद्धा म्हणून कौतुक म्हणून लिला म्हणून कुतुहल म्हणून बळीरामदास कुठे त्या रास क्रिडेचा काही थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच अल्पकावने शासन बोगावं लागलेलं असो का आपल्याला त्याच्यात फार शिरायचं नाही त्या चरित्रामध्ये पण रास क्रीडेविषयी माणसं बहिरंगाने व अंतरंगाने नको तो विचार कर पण हा असं जर आपण लक्षात ठेवलं आनंद हे त्या रासाचं स्वरूप आहे असं जर आपण लक्षात ठेवलं आनंद क्रीडा हे त्या रास क्रीडेचं रूप आहे असं आपण लक्षात ठेवलं तर आनंदरूप असलेल्या परमेश्वराच्या ठिकाणी सात्विक उपाधीने आनंद व्यवहार घडण्या एवढाच अर्थ होईल म्हणून रस शब्द जसा आनंद वाचक आहे ब्रह्माचा रस न करता रस म्हणजेच ब्रह्म हे जस लक्षात ठेवावं किंवा राहूच शिर न म्हणताना शिर हेच राहूचं स्वरूप जसं लक्षात ठेवावं त्याप्रमाणे देवाचे ज्ञान नसून ज्ञान म्हणजेच दे इतला दुसरा अर्थ तिथे घेऊन चालत नाही इतकं महत्व आहे आत्मज्ञावर इतकं सगळं रसकृत होता इतकाही काही घ्यावी मुख्य स्वरूप असल्यामुळे शिल्लक राहत असा त्याचा अर्थ आहे पुढे आणि स्वरूपे करून परमात्मा स्वरूप परमात्म स्वूपन मान हो सूती यतो स्वत संगे अप्राप्य मनसो न पवता दया मनेसी मुरडली वाचा तो देव हो या शब्दाचा चमत्कार एखाद्या महापुरुषाच्या शब्दामध्ये लक्षणावृत्तीने तो कसा विष्णूत होत असेल साधू संतांची अक्षर जशी विठ्ठल मिश्रीत असावी तसा काही हो प्रकार तो अपवाद म्हणून बाजूला ठेवला तर परमेश्वराचं वाणीने वर्णन करता येत नाही कारण वाणी शब्दमय असल्यामुळे शब्दाची मर्यादा ठरलेली आहे नामरूप संबंध जाती क्रियाभेदू हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही हा प्रवाद करणं आकाराच्या ठिकाणी संभव होतं मूळ परमात्म स्वरूपा त्या ठिकाणी संभवत नसल्यामुळे वाणीची मर्यादा या पाच सहा ठिकाणी ठरलेली आहे सहा ठिकाणाच्या कलीकडे ज्याला नाम नाही ज्याला रूप नाही ज्याला संबंध नाही ज्याला जाती नाही ज्याच्या ठिकाणी क्रिया नाही जिथे भेदाचा लेज नाही त्याचं वर्णन करण्यासाठी वाणी असमर्थ आहे तुकाराम महाराजांनी लिहिल्याप्रमाणे मन वाचा तीत तुझे स्वरूप देवा तुझं जे स्वरूप आहे ना ते मन आणि वाणी याला अगोचर आहे त्याच्यावरून ते कारण मनाने कल्पना करण्याकरता तरी ज्याचं वाणी वर्णन करता येत नाही त्याची मनाने कल्पना करता येते तीही तुझ्याबाबत करता येते त्याचं कारण अकल्पनाख्य कल्पत कल्पनेच्या पलीकडे तो असल्याकारणाने ही कल्पना ज्या मनामध्ये निर्माण होते त्या मनाचंही तो अधिष्ठान असल्याकारणाने वाणीही तिथे जाऊ शकत नाही मनही तिथे जाऊ शकत नाही म्हणून वाणीने त्या सिद्ध किंवा त्या सिद्ध स्वरूपाचं त्या परमेश्वराच्या था यथार्थ स्वरूपाचं किंवा प्रकृती आणि पुरुष यांच्या मूळ स्वरूपाचं म्हणजे ब्रह्म स्वरूपाचं वर्णन करता येत नाही असं या पुढच्या ओर्वीने सांगतात रूप रूपनिर्धारी या दोघांच्या स्वरूपाचा निर्धार करायला एखादा जर मानस प्रवृत्त झाला त्याने ठरवलं की काही नाही आता या प्रकृतीचं जे मुख्य स्वरूप आहे या पुरुषाचं जे मुख्य स्वरूप आहे म्हणजे मायाविशिष्ट परमेश्वराचं जे यथार्थ स्वरूप आहे ते आपण जाऊन पाहिजो त्याचा निर्धार करायचा म्हणून जर कोणी मनुष्य जाईल तर निर्धार करणारा तद्रूप पावेल तो पुन्हा शिल्लक राहणार नाही का त्याचं कारण जा, देवाला जाणणारा माणूस देवरूप होतो असा न्याय आहे जाणणारा घट होत नाही पटाला जाणारा पट होत नाही पण ब्रह्माला जाणणारा मात्र ब्रह्म होतो देवाला जाणणारा देवस्वरूप होतो म्हणून वेगळा शिल्लक राहत त्या स्वरूपाचा निर्धार करणारा माणूस असं जर म्हणू लागला की मी त्या स्वरूपाचा निर्धार करीन ते स्वरूप एकदा पाहीन आणि एकदा मी पाहिलं ना की मग सगळ्याला तुम्हाला मी वर्णन करून सांगेन तुम्ही निवांत बसा हा पाहणारा माणूस त्या स्वरूपाचा निर्धार करायला गेल्यानंतर त्या त्या असं लक्षात येत की परमात्मा वाणीला सत्तास्फूर्ती देणार आहे वाणी त्या परमेश्वराच्या सत्तेने सत्तामान होऊन बोलण्यामध्ये प्रवृत्त होते ती वाणी तो शब्द त्या परमेश्वराला कसा प्रकाशित करेल तो करू शकणार नाही गेली परेशी वैखरी परापश्य मध्यमाणी वैखरी ज्या वाणींच काल वर्णन केलेलं आहे त्याच थोडंसं स्वरूप तुम्हाला आज सांगतो परावाणी ही ज्ञानरूप आणि वैखरी वाणी ही क्रिया स्वरूप केलेला नाही त्याच कारण परावाणी केवळ ज्ञानरूप आहे आणि वैखरी वाणी ही क्रियारूप जेवढं काही आपण एकमेकाला आत्ता बोलतो हे सगळं वैखरी वाणीने बोलतो हे बोलण्याची क्रिया वैखरी वाणीने होते आता यांचे स्वरूप दोघांचे स्वरूप लक्षात ठेवली म्हणजे उरलेल्या दोघांची लक्षात परा हे ज्ञानरूप परावा ज्ञानरूप हे परावाणीच वर्णण्यास लक्षात ठेवतात म्हणजे त्या ज्ञानाची थोडी स्थूल अवस्था म्हणजे परापशंती त्याचं ते बाईक आणि प्राधान्य आपलं आपलं परा आणि पश्चं होत आहे आणि याला पुढे करत आहे पश्चंती म्हणजे मूळ परावाणी क्रिया रुपाने अनुद्भूत क्रिया म्हणजे मध्यमावाणी अंजे वैखरीवाणी अनुद्भूत स्वरूपाचं ज्ञान म्हणजे परावाणी त्या परावाणीला उद्भूत रूप प्राप्त झालं पश्च्यंत्री मी त्याच्या सांगितलं आहे की जसं ते तुमच्या घेत असताना ते कपडतात त्याच्यात तसं मूळ अव्यक्त ज्ञानरूप ती परावाणी त्या ज्ञानाचं थोडंसं आविष्कृत रूप झालं अशी ही चार वाणींची स्वरूप तुम्ही लक्षात ठेवली महाराज म्हणतात ह्या चारही वाणी म्हणजे क्रिया रूपवाणी सूक्ष्म क्रिया रूपवाणी सूक्ष्म ज्ञानरूपवाणी व्यक्त ज्ञानरूपवाणी चारही म्हणजे ज्ञानाला व क्रियेला म्हणजे क्रिया रूपवाणीला व ज्ञानरूपवाणीला परमात्मा विषय होत नाही थोडक्यात वर्णन का तो केवळ शुद्ध ज्ञानस्वरूप आहे ज्ञान वाच्यता सुना जयाचे प्रकाश या परमेश्वराच्या प्रकाशाने या वाणीला बोलण्याचं था सामर्थ्य आलं जाणण्याचं था सामर्थ्य आलं एखाद्या पदार्थाचं वर्णन निर्देश करण्याचं था सामर्थ्य आलं ती वाणी आपल्या भूत असलेल्या परमेश्वराला प्रकाशन करण्याच्या बाबतीत पलीकडे असल्या कारणाने परे हुनी परी दुरी हुनी दुरी ब्रह्म वैखरी हुनी दुरी दुरी हुनी दुरी ब्रह्मा हा दुरी हुनी दुरी म्हणण्याचा अर्थ एवढं कि अविषयता सांगायची अत्यंत अविषयता एखाद्या गोष्टीला हा पदार्थ आपल्यापेक्षा दूर आहे तो आपल्या सांगण्याच्या पलीकडे गेला त्या शब्दाचा अर्थ आपण सांगू शकत नाही एखाद्या व्यवहारातला माणूस सुद्धा वागण्याच्या पलीकडे गेला असला तो मोगणातला अर्कस्वामी बनला म्हणजे मनुष्य म्हणतो की तो आता सांगण्यात राहिला नाही तो आपल्या त्याच्या बाहेर अरे आवाक्याच्या काय बाया गेल्या आवाक्याच्या बाया म्हणजे तो आता ऐकण्याच्या भेटात राहिला नाही त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आता असा सांगण्यातला तसा अर्थ त्याप्रमाणे दुरीहुनी दुरी म्हणजे आपण ज्याला दूर म्हणावं त्या दूरपेक्षाही दूर आहे याचा अर्थ त्याच्या आपण परावाणी काहीही कल्पना किंवा ज्ञान संपादन करू शकत नाही असा केवळ दृंगात असल्या कारणाने ज्ञानालाही विषय होत नाही क्रियेला तर होत नाहीत म्हणून क्रिया रूपवाणीला व ज्ञानरूप असलेल्या वाणीला दोन ज्ञानरूपवाणी दोन क्रिया रूपवाणी एक सूक्ष्म क्रिया एक स्थूल क्रिया एक सूक्ष्म ज्ञान एक व्यक्त ज्ञान या चारही ठिकाणी त्या आणि देवाला जाणण्याचं सामर्थ्य नसल्यामुळे परिवै गेली म्हणजे विलयाला पावी कस त्याच्याकरता दृष्टांत दिलाय सिंधुसी प्रलय निरी गंगा देशी ही गंगा हा समुद्र गंगा मन ती गंगा तो समुद्र दसाया दोन एक पुलिंगी एक स्त्रीलिंग है प्रकृति पुरुषाच सूचन करना दोन शब्द वे ती गंगा वो समुद्र तो समुद्र का गंगा का है? या दोघांचा सूक्ष्म केला असताना आपल्याला असं दिसून की प्रलय निरी, म्हणजे प्रलय कालातलं जे पाणी त्या प्रलय कालातल्या पाण्यामध्ये संपूर्ण जलमयता निर्माण होत असल्यामुळं आपण असं सांगू शकतो का हा हे बघा ही आपली इंद्रायणी ना इथे आलेली आहे आणि हा जो अरबी समुद्र ना हा इकडे आहे हे नकाशात टाकण्यासाठी त्याप्रमाणे या शुद्ध स्वरूपाच्या ज्ञानामध्ये या गृहात्र स्थितीमध्ये ब्रह्मत्वामध्ये ब्रम्ह स्वरूपामध्ये तो पुरुषही राहत नाही ती प्रकृतीही राहत नाही प्रकृती पुरुष भावा विना त्यांच्या स्वरूपाचा निर्धार करावा लागले असता समुद्रासह बंगालशी पावते अशी परिसर वैखरी दयाला जाते त्यांच्या थया स्वरूपाचे वर्णन करून गेले असतात पराारूप जी ज्ञान वाढते तिथसह फुल वैखरी वाणी लया हे वाणी दोन्ही लयाला जातात या म्हणण्याचा आता एवढाच अर्थ आहे की परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे वाणीला ती विषय होत्या होत नाही तर ते वर्णन करणार कस कोणत्याही पदाने वाच्य जड ठरेल त्याचं स्वयंप्रकाशत्व नक् कोणत्याही प्रमाणाला वाणीला शब्दाला तो विषय होत नाही सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचा आहे असं या शब्दाने महाराजांनी सूचित केलेलं प्रकाशाने काय दाखवणार तुम्ही ते दाखवू शकत म्हणजे परमात्मा कीर्तन करायला तर ते कीर्तनाला उभा राहिला आणि कीर्तन तो करता करता तो गप्प वाचतो त्याला काही बोलता आला तो जे विठ्ठल केलं कीर्तन संपवलं संपवल्यानंतर उदाहरणार्थ महाराजांना पण एकदा असं घडलं होतं पुष्कळ वेळ असं घडलं तेव्हा एकदा गुरुजीनं म्हटलं वा हा मनुष्य एवढा मोठा उभा केला तुम्ही तू उभं राहिला निघून गेला उभं कशाला केलं त्याला उभंच करायचं नव्हतं असं घडतं बरं का मोठी माणसं एखाद्या छोट्या माणसाला व्यासपीठावर बसवतात उदाहरणार्थ गुरुजीनी मला बसवला आता तिथे एका पंडितांनी फार दिवसाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला याला पंचवीस वर्ष महाराजांचं एक त्या विषयीचं पत्र आहे आपल्याला त्याबाबत सांगायचं नाही कारण आत्मस्तुती घडेल म्हणून मुख्य गोष्ट अशी की त्यावेळी बसवल्यावर काही मंडळी गुरुजींना काय म्हणले लक्षात येत नाही लोक बोलले सांगण्याचं तात्पर्य तो, ता तो कीर्तनकार खाली बसल्याबरोबर गुरुजींना विचारलं की याला जर बोलता येत नाही तर याला केलं कशाला म्हणणे त्याच वेळेस लक्षात आला ते गुरुजी म्हणणे तुम्हाला कळत नाही तो खरा शहाण आहे तो बोलला नाही ह्या त्याचं जे शहाणपणा आहे हे तुमच्याजवळ सुद्धा नाही का त्याचं कारण त्याला उभं राहिल्यावर असं लक्षात आलं की मी ज्यांच्या कीर्तन करणार ते माझे गुरुजी आहे त्यांच्यापासून मी हे ज्ञान उसणं मिळवलेलं आहे मी त्यांच्या काय सांगणार असं त्याला समजल्यामुळं तो असं त्याला समजल्यामुळं तो बोलला नाही आता चांगलाय की हे न बोलणं म्हणजे आपल्या समोर असलेल्या शिवास्यांचं मोठे पण समज त्याप्रमाणे या वाणीला लक्षात आलं की ज्या परमेश्वराच्या सत्तेने मी सत्ता मानवते त्याचा प्रकाश घेऊन मी अनात्मव करते त्या आत्म पदार्थाच्या आत्मस्वरूपाच्या वर्णनात मी समर्थ कशी होणार म्हणून ही वाणी गप्प बसते तिला बोलता येईल असं नका समजू तिला बारीक सारीक पदार्थाचं वर्णन करता जे न देखे रवी देखे कवी जे सूर्याला विषय होत नाही पदार्थ ते या शब्दाने वर्णिले जातात पण हा अत्यंत सूक्ष्म पदार्थाच वर्णन करणारा शब्दही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी असं याच महाराजांना सांगायचं आहे वस्तू सामर्थ्य कळलं पाहिजे मग म्हणून गप्प वस्तू बरोबर वर्णन करणं म्हणून तर कित्येक वर्णन करून याचा आम्ही पाहतो अनेक ठिकाणी आम्हाला जाण्याचा प्रसंग येतो काही माणसं उभीच बोलत असतात असं कळत नाही की ही विद्वान मंडळी आहे जरा इकडे काम म्हणतात त्याला बाजूला घेऊन जात त्याला काही लाईल तर कारण त्याला वस्तू सामर्थ्य कळलं नाही त्याला वस्तू सामर्थ्य समोर असतं तो बोलत नाही आणि एखाद्या चांगल्या तज्ज्ञ माणसाला जर खरोखरी ज्ञानी मंडळी भेटली तर तो तिथे बोलत नाही त्याला माहितीये की आपण मूर्ख आहोत तिथे काय करायचं बोलून तारा वाळमंटामध्ये एरंडाचं झाडही मोठ्या वृक्षाच्या नावाला पावतं हेरंडो पिद्रमा येते असा प्रकार असतो ते समजलं परमात्मा अनात्म पदार्थांच वर्णन करण्यास या आत्म पदार्थांच वर्णन मी काय करावं म्हणून ती वाणी तिथे काही करू शकत नाही ज्याप्रमाणे प्रये आणखीन गोष्ट तुमच्या तुम वाणीची गोष्ट सुलून द्या परापश्चिंत मध्यमा आपल्या वाणींच जीवाच्या सुलून पण साक्षात वीर वेदाची वाणी सर्वात समर्थ असलेली वेदवाणी का प्रवृत्त झाली ती का परावृत्त झाली वेदवाणीवृत्त होण्याच कारण वेद हा सर्वृत्त झाली वेदवाणी परावृत्त होण्याचं कारण वेद हा सर्वज्ञ तुल्य असल्यामुळे वेदाला वेदवाणीला असं समजलं की परमेश्वर हा स्वयंप्रकाश असल्या कारणाने तो ब्रह्मात्र स्वरूपात असल्या मी जरी सर्व वेदो काय काय खर स्वरूप त्या वेदवाणीला कळलेलं आहे वेदवाणीला कळलं म्हणून ती बोलत नाही वेदवाणीला परमेश्वराचं अवेशयत्व परमेश्वराचं स्वयंप्रकाशत्व समजल्यामुळे वेदवाणी परावृत्त झाली ती तिथून आघाडी फिरली हा त्यातला मुख्य अर्थ आहे सामान्य वाणीचा विषय सोडून द्या परे जे खरी वाणी केली म्हणजे वेदवाणी तिथे वेदवाणी नेती नेती म्हणायला लागली की मला तो परमेश्वर स्थूल स्वरूपाने सांगता येत सूक्ष्म स्वरूपाने सांगता येत त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थूल सूक्ष्म रूप नाहीत एवढं फार तर मी तुम्हाला सांगेन निषेध मुखाने बोलण्याने सांगितले कि त्या परमेश्वराचं सांगणं हे न सांगण्याने सांगण्याच समजून सांगते की त्याच्याविषयी काही बोलता येत नाही ना ना म्हणून गुरु असतो व्याख्यान शिष्यस्त छिन्न संशया वटवृक्षर मुले वृद्धा शिष्या गुरोर युवा ना, ना, ना। गुरु असतो मौनम व्याख्यान शिष्य असतो छिन्न संशया वटवृक्ष आहे करुण गुरु आहे दक्षिणामूर्ती स्वामी आहे काय चालणार आहे काही बोलायचं कारण म्हणजे काय बहार म हे त्यांचं व्याख्यान आणि शिष्याचं म्हणजे त्यात एकही संदेश सुटल्या गाठी झालो खोटी चित्र स्थिती आहे तसे हे वर्णन पाणी था था अशी शंका येते कि मग स्मृती कोणाचे प्रतिपादन करीतात सूत्रकारांनी व भाष्यकारांनी समन्वयाध्यायाच्या समपादातील चतुर्थ सूत्रामध्ये सर्व म्हणण्यामध्ये तत्व समन्वयात या सूत्रामध्ये परमेश्रुतीच्या परमेश्वराच्या वर्णनात कुठे बिघाल नाही त्या ज्ञानामध्ये समानता पण अनात्मवर्गाच्या वर्णना मध्ये मात्र बिघा अगदी प्रयासाने ही गोष्ट सिद्ध केली की सर्व श्रुती सर्व वेदा यात पदमा मनंती सगळे वेद त्या परमेश्वराचं वर्णन करतात परमेश्वराला जाणतात करता, सगळ्या वाणीचा विषय केवळ एक परमात्मा आहे वेद तात्पर्य वेदाचा महातात्पर्य विषयी होत कोण आहे फक्त हरि आहे फक्त देव आहे असं सगळ्यांनी प्रतिपादन केले तुम्ही तर सांगता की तुझा वाणीला विषय होत नाही तुम्हाला समजून देण्यासाठी सांगितलेलं आहे तरी त्याचा अभिप्राय असा आहे की शास्त्र ही परमात्म्या हा परमात्मा असे बोटाने दाखवून प्रतिपादन करीत नाही तुला बोटाने कसे रे दाखव अस दाखवता येत नाही निर्देश करता येत नाही निर्देश देश रहित श्रुती प्रतिपादन करते का नाही करते की लक्षणावृत्तीने प्रतिपादन करते असं ते म्हणत करीत नाही सत्यवृत्तीने करीत नाही कोणत्याही शब्दाच्या वाच्यवृत्तीला परमेश्वर विषय होत नाही लक्षणावृत्तीला विषय होतो विषय होतो म्हणजे विषय होतच नाही लक्षणे त्याच दुराण याने ज्ञान होतं एवढं करा अवशिष्ट राहतं शेवटी विषय असतं डोंगर दिसतो का त्यातला त्याच्यावरच झाड दिसत का त्याची शाखा दिसते का आणि त्याचा शेंडा दिसतो का त्यात पुन्हा बारका त्यातनं बघ म्हणजे तुला देवी चंद्र दिसेल तसं या तेवी औपाधिका बोली या औपाधिक ह्या ज्या भाषा आहे ह्या सगळ्या अशा आहेत किंवा परवा सांगितल्याप्रमाणे उपाधीचा घेऊन ओथंबा श्रुती उभविती जिवा श्रुती आपल्या जेव्हा उभविते साह्य घेऊन उभविते आणि परमेश्वराच त्याच्यापासून तुम्हाला ज्ञान करून देते या औपाधिक स्वरूपाचं तुम्हाला एकदा ज्ञान झालं कि या उपाधीला सोडून उर्वरित राहणारा तो परमात्मा निरुपाधिक आहे असं तुम्ही समजा नाम रूपाचा वडंबा करीती वाया होता, या अभिप्राया ही उभी घातली हाच अभिप्राय दृष्टांतपूर्वक दोन उभ्या वायू चळवळीशी आठला म्हणजे क्षणभर उगा न राहणारा सतत गतिमान असलेला असा जो वायू तो वायू व्योमाच्या कुशीत जिरून जातो त्याच कारण आहे आकाशी आहे कारण आणि वायू आहे आकार्य कार्य नेहमी कारणरूप असत कार्याला कारणा व्यतिरिक्त सत्ता देण्याचं कारण नाही जर कार्याचा विलय झाला तर कारणामध्ये होतो म्हणून वायू हा कार्यरूप असलेला आकाशाच्या कुशीत विरून गेला म्हणजे कार्यरूप असलेला वायू कारणरूप झाला लय चिंतनात तरी असं सांगितलंच आहे की नाही संपूर्ण कार्य कारणरूप होतो निवांत तो निसतो झोपतो निवांत लोक तिथे निवांत लोक आणि प्रलयकालामध्ये जे तेज आहे त्या प्रलय कालातल्या तेजामध्ये आपल्या प्रभेसह हा भानू नाम सूर्य तो तिथे तद्रुपतेला पावतो म्हणजे तद्रुपतेला पावतो वायू आपल्या चळवळीसह गतीसह जसा त्या आकाशाच्या कृषीमध्ये जाऊन निवांत बसतो त्याप्रमाणे निहाळिता याप्रमाणे निहाळणे नाम निरीक्षण करणे निरीक्षणाचं रूप आहे निरीक्षण करणं म्हणजे सूक्ष्म <गरेवाला> रूपानं पाहणं निहाळून पाहणं बारकाव्यानं पाहण्या बारकाव्यानं पाहत असताना म्हणण्याचं कारण निरखित निरखित गेली ये तव तन्मय झाली निरखित निरखित जाणं निरीक्षण करीत जाणं परीक्षापूर्वक चिंतनपूर्वक त्याला पाहणं अत्यंत बारकाव्यानं पाहणं याला म्हणायचं काय निहाळणं पूर्ण मूल स्वरूप लुद्ध स्वरूप मनुष्य निहलू लगता पहू लगला जो मनुष्य प्रवृत्तर गेले पहाने पहाने की क्रिया पहा दृश्य पदार्थ पहाने के मूल मुख्य स्थूलमा तीन प्रकार होते एक पहाना अस है कि जे अनात्म वर्गत है त्या अनात्मवर्गातल्या पाहण्यामध्ये दोन प्रकार एक पाहणं असं आहे की आपण सिनेमा पाहतो दगड पाहतो देवय पाहतो म्हणजे दगडाला पाहण्यामध्ये सिनेमाला पाहण्यामध्ये आणि देवाला पाहण्यामध्ये आपल्यात काही फरक जे चर्मचक्षुण पाहण्या असं म्हणत या व्यतिरिक्त तुकाराम महाराजांनी असं दिलंय की जो मूर्तीमध्ये देवत्व पाहण्याऐवजी पाषाणत्व पाहतो तो पाहणारा माणूस खास स्वावे सुद्धा स्वतः पाषाण्याचं तुम्ही समजा हा त्याच्याशिवाय तो पाषाण बघतो कस देवाला देवाला पाषाण म्हणून पाहणारा असं स्पष्ट म्हटलेलं आहे हे पाहणं एक पाहणं याला चर्मचक्षुचं पाहणं असं म्हणत दुसरं पाहणं असं आहे की जे भावना चक्षुचं पाहणं विवेक चक्षुचं पाहणं तर भावना चक्षुचं आणि विवेक चक्षुचं पाहणं थोड्या फार फर्कांनी जवळपासच आहे भावना चक्षुनं पाहणं म्हणजे त्या मूर्तीला पाहताना त्या मूर्तीमधल्या देवत्वाला पाहणं हे भावना चक्षुनं भावना म्हणजे तुमची कुठली तरी भावना नाही शास्त्रीय शुद्ध भावना की शास्त्राने असं प्रतिपादन केलेलं आहे की मंत्राने अवाहित देवत्व याच्यामध्ये आहे या शास्त्रीय शुद्ध श्रद्धेनं जे पाहणं हे भावना चक्षुनं आणि विवेक चक्षुनं म्हणजे विवेकाचा असा आहे नियम आहे की त्याला विवेकानं कळलेलं असतं की परमेश्वर जर सर्वत्र होतप्रोत व्याप्त आहे तर या मूर्तीचे तो व्याप्त असणारे ब्रम्हिता नाही ठाऊ मग प्रतिमा तो देव कैसा नव्हे अशा विवेक दृष्टीने पाहू शकतो आणि सगळ्यात शेवटचं पाहणं असं आहे की अधिष्ठान रूपानं त्या देवाला पाहणं तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारून सा या करून द्रष्टा म्हणजे पाहता बघ्या तो जो दृष्टा है जो पहता है तो पहाता, दुशी, क्रिया विषय दृश्य या परित्या तीन परितग कर है महाराज मनता पहा क्रेसुपतेष्टा दृश्य दर्शन विवर्जित जे दृंग्र स्थिती स्वरूप आहे त्या दृष्टीला हो त्या ठिकाणी सदाची नाहीशी होते त्याही पुढे जाऊन सांगतात काय पुढे जागणीची वस्तुक जाणणेची वस्तुत पुरे तत्वता आपण सांगितलं की ते मूर्तीचा शास्त्र सांगितल्याप्रमाणे ते आयाती आयात हे शास्त्रापासून घेणार आणि हे जे आहे ते मूर्तीपेक्षाही परिपर्तं कळणं त्याला घश्या या मूर्ती त्यांना दिव्यत्वाचा साक्षात झाला ऋषी शब्द दर्शन वाचक असल्या कारणाने पारदर्शी वाचक असल्या कारणाने मूर्तीकडे न पाहता त्याच्या अधिष्ठान ब्रह्म चैतन्याला पाण्याची त्याची दृष्टी येते सर्वत्र ब्रह्मदृष्टी येते मूर्तीमध्ये त्याला ब्रह्मदृष्टी येते ही सर्वात मोठी पाण्याची पद्धती असल्या कारणा महाराज म्हणतात त्या पाहण्याच्या ठिकाणी ते पाहते पणा दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी सदाचे नाही होते ज्ञा ज्ञानज्ञ ही त्रिपुटी सदाची संपुष्टात येते असं हे पाहणं पुढे पवित्रच काय जंतु निर्माण होत नाही ठीक आहे काय आम्ही आणखी डोको काय आणखी म्हणे गंगेच्या पाण्याचा हा गुण नसून हा गुण त्या डोंगरात ज्या ज्या मातीचा त्याचा संबंध होतो त्याचा आम्ही म्हणतो मातीचा गुण असू दे नाही तर आणखीन कशाचा असू दे गंगेमध्ये जंतु होत नाही ती गोष्ट खरी आहे ना तू तुझी बुद्धी तुझं तू चालवा स्थुल दृष्टी आहे शास्त्र दृष्टी आहे आणि ऋषी दृष्टी या जलामध्ये तरी जलत परमात्माच व्याप्त आहे असं त्याला कळत असल्या कारणाने अस्तित्व त्याच्यामध्ये कळत असल्या त्याला त्याच्या पुढचं दर्शन घडत असत सार अशा ठिकाणी पाहते पाहणी नसे पाहते गेले, हा द्रष्टा दर्शन क्रिया आणि त्याचा दृश्य पदार्थ या सर्वांच्या सह तिथे विलयाला जातो जे घरवते वरवते वंदिली ती ही प्रकृती व पुरुष हे घरवते वरवते शब्दाचा अर्थ आहे अंतर्बाह्यजाची व्याप्ती आहे अंतर्बाह्यजाची व्याप्ती आहे अशा या प्रकृती पुरुषाला मी वंदन करतो असं ज्ञानेश्वर मला म्हणतात ज्याप्रमाणे आपल्या गतीसह वायू लग्नाच्या ठिकाणी नाहीसा होतो वायू आकाशाचे कार्य आहेकृती पुरुषाचे यथार्थ स्वरूपात पाहणे आणि पाहणा दोघे नाही होतात देखणे म्हणजे दृश्य पदार्थ पाहण्याची दृश्य क्रिया आणि द्रष्टा हे सगळे नाही शेवट अशी जी प्रकृती पुरुष आहे व ज्यांची घरादारा म्हणजे आहे कुंडली विठ्ठल लकरी ज्ञान देव दुबावणी या प्रकृति पुरुषा स्वरूप निर्धार कर व्या विचार करनाधार अपनी इतनी किंतु विचार करना मात्र अपने स्वरूपुरुषांचार्थिक स्वरूप वह मदद कि वेदक वेद मे जाने का विषय वेदक मे जाता ज्ञे या दोघांच्या स्वरूपाचा जर आपण विचार करू लागलो म्हणजे यथार्थ स्वरूपाचा निर्धार करण्याकरता जर मनुष्य प्रवृत्त झाला त्याचा शोध जर येऊ लागला तर त्याला असं दिसूनही की वेद्य जे पदार्थ आहे या वेद्य पदार्थांचा अधिष्ठान ब्रह्मचैतन्यच आहे आणि वेदक म्हणजे ज्ञाता त्याचंही यथार्थ स्वरूप ब्रह्मस्वरूपच आहे त्याचं कारण ज्ञेयालाही अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे आणि ज्ञात्यालाही अधिष्ठान ब्रह्मचैतन्यच आहे शास्त्रामध्ये काही बोलण्याच्या सुईसाठी म्हणून एखादी विचारसरणी पटवून द्यावी म्हणून थोडासा फरक असा केलेला आहे की ज्ञात्याला अधिष्ठानुभूत असणारी चैतन्य असं म्हणावं आणि वेद जे पदार्थ आहेत त्या पदार्थ चैतन्याला ब्रह्म चैतन्य म्हणावं असं म्हटलेलं आहे आणि कुठपर्यंत जोपर्यंत वेद आणि वेदक हे एकमेकापासून भिन्न आहे तोपर्यंत हा व्यवहार केला जातो कोण वेदकाचा ज्ञात्याचा अंतःकरण वृत्तीद्वारा ज्यावेळी वेद्याशी संबंध होतो त्यावेळी अंतःकरण वृत्ती ही त्या ज्ञेकार झाल्यावर हो। अंतःकरण वृत्ती उपित चैतन्यच तिथे असल्यामुळे <coughs> त्याही चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणावं हो, असंही शास्त्र सांगितलेलं आहे म्हणजे <coughs> अज्ञात पदार्थ ब्रह्म चैतन्यावर अध्यस्त असतो तर ज्ञात पदार्थ हा साक्षी चैतन्यावर अध्यस्त असतो त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं झालं तर त्याच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं म्हणत असत की जोपर्यंत हा विद्यार्थी माझ्या जवळ असतो तोपर्यंत त्याचं अधिष्ठान साक्षी चैतन्य असत त्यामुळे मी त्याच्या गुणदोषाचा त्याच्या चांगल्या वाईटाचा त्याला बरं शिकवण्याबाबत त्याला न शिकवण्याबाबत जे काही माझे त्याचे विचार असतील पाहून मला सोचतील व मला पाहून त्याला सोचतील कोणतेही विचार हे मी माझ्या ज्ञात दशेमध्ये मान्य करतो पण ज्यावेळी तो माझ्यापासून दूर जातो निघून जातो त्यावेळी त्याचं अधिष्ठान चैतन्य ब्रह्म चैतन्य असल्यामुळे त्याचा मला विचार करायचं काही कारण नाही विचार करीत म्हणायचे त्याचं कारण त्याचं अधिष्ठान जर ब्रह्म चैतन्य तर मी त्याचा विचार करणार कोण ज्ञात असतो तेव्हा मी त्याचा विचार का करतो त्याला विद्या का शिकवतो त्याला शासन का करतो तर उपदेश वा शासन वा हितशासन या दोन्ही करण्यामध्ये प्रवृत्त होण्याचं कारण तो साक्षी चैतन्यावर अध्यस्त आहे म्हणून माझ्या साक्षी चैतन्याचा तो प्रकाश स्वरूप असल्यामुळे साक्ष असल्यामुळे मी त्याचा विचार करतो ह्याचाच अर्थ असा आहे मी ज्ञात सत्तेमध्ये राहतो मी अज्ञात सत्तेत राहत नाही ज्ञात पदार्थाला सत्ता देतो अज्ञात पदार्थाला मी सत्ता देत नाही अज्ञात पदार्थ असला तर ब्रह्मचैतन्यावर असेल अध्यस्त मग त्याचा विचार करायचं असलं तर ब्रह्मचैतन्य करीत नाही तर त्याच्यासाठी ईश्वराने स्वत विशिष्ट रूप धारण केले ज्याला देवोदेवी म्हणून महाराजांनी वंदन केले <coughs> तो देव आणि देवी या नावाने नांदा एक विचार करायचं माझ्याकरता मी का विचार करतो त्याचं कारण एवढं किंवा व्यष्ठी मी विचार करतो पिंडाचा मी विचार करतो ब्रह्मांडाचा विचार करायचं कारण नाही आणि म्हणून शोध खासच हे लक्षात ठेवावं सिद्ध पुरुषाची गोष्ट थोडीशी दुय्यम आहे पण मनुष्यने तर आपल्याहून भिन्न असणाऱ्याचा फारसा विचार करू नये त्याने आत्मोद्धाराचा विचार करावा कारण स्वभिन असणाऱ्यांचा विचार करण्यामध्ये आपला स्वतःचा उद्धाराचा वर्तमान काल जातो हा त्यातला मूळ भाग आहे तात्पर्य अर्थ जोपर्यंत तो पदार्थ आपल्या वृत्तीचा विषय होत नाही तोपर्यंत तो ब्रह्मचैतन्यावर तो अध्यस्थ आहे पण आपल्या वृत्तीचा विषय झाला म्हणजे वृत्ती तदाकार झाली एक शास्त्रामध्ये व्याख्या अशी दिलेली आहे की <clears> अंतःकरण <throat> किंवा अंतःकरण वृत्ती कि उपही चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणा म्हणजे अंतःकर्णोपही चैतन्य ही व्याख्या जोपर्यंत आपली वृत्ती देहाच्या आत आहे तो म्हणजे आणि अंतःकर्ण वृत्ती ज्यावेळी ज्ञेहापर्यंत जाते त्यावेळी वृत्तोपही चैतन्य म्हणजे साक्ष चैतन्य घटाच्या ज्ञात कालामध्ये घटाचा अधिष्ठान आता ब्रह्मचैतन्य न राहता त्याचा अधिष्ठान आता साक्ष चैतन्य झालं म्हणून तर पूर्व पक्षाने त्या चौथ्या तर शंका घेतलेली आहे की का अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने अध्यक्ष असं म्हणतात तेव्हा रज्जूवर जो सर्प त्या सर्वाचा अधिष्ठान जे रज्जू त्या रज्जूबाई चैतन्याचं आम्हाला ज्ञान झाल्यामुळे सर्पाची निवृत्ती व्हावी हे बरोबर आहे पण सर्प ज्ञानाची निवृत्ती कशी झाली कारण ज्ञानाध्यास हा साक्षी चैतन्यावर अभ्यास नाही साक्षी चैतन्याचं आम्हाला ज्ञान झालेलं नाही त्याचं उत्तर देताना दादा न्यास दिलेलं आहे जोपर्यंत साक्षी चैतन्य ज्ञेकार झाला नव्हता तोपर्यंत साक्षी चैतन्य आणि रज्जू कि चैतन्य हे एकमेकापासून भिन्न होती पण आता ज्यावेळी रज्जूक चैतन्याचं ज्ञान होतं त्यावेळेसही चैतन्याचं ज्ञान न होता साक्षीच चैतन्य कारण चैतन्य झाल्यामुळे निदमाकार मृत्यूकही चैतन्याच्या ज्ञानाने त्या चैतन्याच्या आश्रित असलेल्या अज्ञानाची व तत्कार्य असलेल्या व सर्प निवृत्ती होते म्हणजे दोन्हीच अधिष्ठान नाही पडलेलं स्वप्न असं वाटत नाही तो पर्यंत आपण मुक्तच होणार नाही आपल्याला वाटत स्वप्न जगत आहे ह्याचा अर्थ कोणाला तरी पडलेलं स्वप्न आहे असं आपण समजतो कोणाला तरी पडलेलं स्वप्न म्हणायचं कारण आहे कोणाला तरी पडलेलं स्वप्न म्हणजे त्याच्या स्वप्नातले आपण दृश्य एक जीव जीववादाप्रमाणे मी एक जीव है मी दृष्ट है मड़ि स्वप्न बरतनी स्वप्न माला स्वप्न मिला पदार्थांच साक्षी कि विवरतोपादान मी स्वत मज स्वप्न है बर तरीका वाइट तरीका दोनों माला पड़ेल स्वप्न आसना हाथी वही सत्व रजा तम या तीन गुणांचा व तीन गुणांच्या कार्यांचा मी स्वतः प्रकाशक असल्यामुळे मला पडलेले हे स्वप्न असल्यामुळे त्या पदार्थाच्या बऱ्या वाईटाचं चिंतन करण्यापेपेक्षा मी माझं चिंतन करावं हे विशेष आहे त्याचं कारण माझ्या ज्ञानाने त्या, त्या सर्व पदार्थांचा था। बाध होणार आहे या सर्वांचं मी अधिष्ठान आहे तेव्हा परवा सांगितल्याप्रमाणे पदार्थाय विदान कारण उपादान कारण हा द्रष्टाच असल्या कारणाने म्हणजे विवर्त उपादान हा द्रष्टा असल्या कारणानं किंवा द्रष्ट्याचाच हा अतात्विक परिणाम असल्यामुळे मग आणि बरा किंवा अनंतत्वाचा एकाच्या ठिकाणी हा अतात्विक माझा झालेला परिणाम आहे जर कळेल माझा परिणाम आहे म्हटल्यामुळे कुणाला नाव ठेवायचं कारण नाही आणि हा अतात्विक असल्यामुळे माझ्या स्वरूपात विकार झाला असंही समजायचं कारण नाही आपल्या स्वरूपात विकार का होत नाही हा अतात्विक परिणाम आहे म्हणून या पदार्थांचं बऱ्यावाईकाचं चिंतन का करायचं नाही ते मला पडलेलं स्वप्न आहे म्हणून माझा तो परिणाम आहे म्हणून अतात्विक का असे ना पण माझा परिणाम आहे ना मग बरा परिणाम माझा आहे म्हणून त्याच्यानंतर हर्षित होत अशी तर माझा हा वाईट परिणाम म्हणून तू दुःखी होणारच होऊ नकोसी पण होऊ नकोस कारण ते दोन्ही आपले परिणाम आहेत अतात्विक रूपाचे आपले परिणाम आहेत आपले आहे म्हणून त्याच्याविषयी निंदास्तुती करायची नाही हर्षखेद करायचा नाही आणि अतात्विक आहेत म्हणून आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारची विकृती करून घ्यायची नाही असा त्याच्यावरून मनुष्याने अभ्यास करायला हरकत नाही हा सिद्धांत आहे या सिद्धांतानुसार सिद्धांत आपण ऐकतो पुष्कळ वेळा पण या सिद्धांताचा अभ्यास काय त्याचं चिंतन आपण काय करायचं आपण चिंतन हे करायचं की कोणाची स्तुती कुणाची निंदा कुणी बरा कुणी वाईट जगात काही सात्विक काही राजस काही तामस पण हे सर्वच्या सर्व माझे स्वची तात्विक परिणाम आहे मला पडलेलं हे बरं वाईट स्वप्न आहे मला पडलेलं आहे माझा आहे माझे तात्विक परिणाम आहेत असा असल्याकारणाने कोणाची स्तुती केली तरी ती माझीच आहे निंदा केली तरी ती माझीच आहे न केली तरी माझीच आहे असं असल्या कारणाने त्याच्याविषयी हे रीती महर्ष करायचं त्यांनी तू म्हणाल बाबा हा परिणाम आहे आपल्या निर्विकार स्वरूपाचा काय झालं हा आपला तात्विक परिणाम आपल्या विकार स्वस्वरूप व्यवहार स्वस्वरूपित ही विकृति निर्माण करू श नहीं सदाचार सच्चिदानंद स्वरूप है चिंतन मुख्य चिंतना वरुण शिका हरकत नहीं तत्पर्य या सर्व ज्ञानाचा म्हणजे सर्व सृष्टीचा अधिष्ठान असल्या कारणाने तो साक्षी असल्या कारणाने त्याच्याच ठिकाणी हे भासलेले सर्व पदार्थ असल्या तो वेदक आहे ते वेद आहे जोपर्यंत हे सगळे ब्रम्ह चैतन्यावर अध्यस्त होते अज्ञात सत्तेमध्ये होते पण आता ज्ञात झाले असल्याकारणाने वृत्ती तदाकार झाली असल्या कारणाने वृत्त चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य माझ्या साक्षी चैतन्याच्या मा ठिकाणी सगळे अध्यस्त आहेत असं समजल्यानंतर हा वेद्य आणि वेद या दोघांच्या यथार्थ स्वरूपाचा म्हणजे दोन्हीच अधिष्ठान एक मानल्यानंतर दोन अधिष्ठान मानून ही संगती लागणार नाही या दोघांचा अधिष्ठान एक आहे त्या एक अधिष्ठानाचं ज्यावेळी मनुष्य चिंतन करेल त्या स्वरूपाचा ज्यावेळी निर्धार करायला जाईल त्यावेळी महाराज म्हणतात वेदको वेद्याचे पाणी न पिए इथे स्वरूप विरायचा हा वेदक म्हणजे हा सांगणारा वेद्यरूपी पाणी पितणे वैद्यरूपी पाणी पिणे म्हणजे ज्ञेयाला विषयत्वाने जाणणे नेयाला जाणणे विषयत्वाने जाणणे ज्ञाता म्हणून जाणणे आपल्या वृत्तीमध्ये असलेल्या चिदाभासाच्या द्वारा त्याचं प्रकाशन करणे म्हणजे पाणी पिणे पाणी पिणे म्हणजे हे पाणी पिणे हे निराळ इथे पाणी पिण्यात एवढंच लक्षात ठेवायचं की पाणी आहे आणि आपण त्याचे पिणारे आहोत आपला तो विषय आहे आणि तहान लागले ते तहान निवृत्त करते असा व्यवहारातला दृष्टांत आहे पण त्या दृष्टांतातला मुख्य तात्पर्य अर्थ आहे कि ज्ञेरूपी हेच कोणी एक प्रकारचं पाणी ते विषयत्वाने जाणणे म्हणजे पिणे तर हा वे वेद ज्यावेळी वेद्य आणि वेदक या दोन स्वरूपाचा विचार करायला प्रवृत्त होतो त्यावेळी हा वेद त्या वेद्य स्वरूपाच्या विचारामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर त्याला वेद म्हणून तो जाणू शकत नाही ज्ञेयत्वाने विषयत्वाने तो त्याला जाणत नाही न पिणे म्हणजे न जाणणे त्याचं कारण वेद वेदक भाव हा अज्ञान कार्य आणि वेद ज्यावेळी कुटस्थ चैतन्याच्या ज्ञानामध्ये प्रवृत्त होतो किंवा त्याला जेव्हा अधिष्ठानाचा साक्षात्कार होतो अधिष्ठान साक्षातकाराने अवेदेची निवृत्ती होत असल्यामुळे उपादनाची निवृत्ती होत असल्यामुळे कार्यरूप असलेलं जे वेद ते आपोआपच नाही वेद वेदक अविद्या हा अविद्यानिमित्त असल्यामुळे ती अविद्यात जर निवृत्त झाली अधिष्ठानाच्या साक्षातामुळे अविद्या आणि अविद्याकार्य, कारणाने कारण आणि कार्य यांची अत्यंत निवृत्ती झाल्या आता तो त्या अधिष्ठान चैतन्याला वेद्य म्हणून कसा जाणेल तर जाणणार नाही म्हणजे पाणी पिणार नाही वेद्याचे पाणी न पिएल म्हणजे त्याला वेद्य म्हणून तो जाणत नाही विषय म्हणून तो जाणत नाही जाणत नाही का जाणतो पण अवेद्य आहे अविषय आहे असं जाणत श्रुतीने सुद्धा असं म्हट आहे की तो जो परमात्मा आहे विज्ञात असल्या कारणाने तो केवळ ज्ञानस्वरूप असल्या कारणाने विज्ञातारंभ अरे केन विजान की त्या विज्ञात्याला त्या स्वयंप्रकाश ज्ञात्याला कोण करणे जाणार हा द्रष्ट्याचा दृष्टा असल्यामुळे द्रष्टा म्हणजे चिदाभास आणि त्याचा दृष्टा म्हणजे उटस्थैतन्य चिदाभासाचा कुटस्थ चैतन्य असल्या कारणाने म्हणजे चिदाभासालाही प्रकाश प्रदाता असल्या कारणाने प्रकाशन सामर्थ्य प्रदाता असल्या कारणाने त्या मूळ साक्षी चैतन्याला त्या मूळ ज्ञात्याला म्हणजे मूळ चैतन्याला ग्रमात्र चैतन्याला स्थितीला कोणपुढे जाणणार जर त्याला कुणी जाण्याला तयार होई, तर तो ज्ञेय होईल आणि हा पुन्हा ज्ञाता होईल म्हणजे अनात्मवर्गामध्ये जो ज्ञेय ज्ञातृभाव आहे हा दन्या ज्ञातृज्ञेय भाव त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणीही निर्माण होईल त्यावेळी परमात्मा जेड होईल म्हणून मला सांगतात की वेद्याच्या विचारामध्ये वेदक स्वरूपाच्या विचारामध्ये प्रकृती पुरुषाच्या यथार्थ चिंतनामध्ये प्रकृती म्हणजे वेद्य आणि पुरुष म्हणजे हा ज्ञाता उपाधि है कार्य उपाधि है प्रवृत्त था दोगा स्वरूप शेवटी एक कारण अविद्य दादा कसले इधमाकार मृत्युपयी चैतन्यश्रीत अविद्य सत्वगुणा परिणाम ज्ञान तमुगुणा परिणाम पदार्थ अर्थाध्यास आणि ज्ञान अभ्यास एकाच अविद्येच्या धरून आहे बरोबर प्रक्रियेला जर ही प्रक्रिया ज्ञात नसेल तर वेदकू वेद्याची पाणी न पियेचा अर्थ काय सांगणार तुम्ही या प्रक्रिया ग्रंथांचं चिंतन अवश्य असलं पाहिजे दादा तर म्हणत असत नेहमी कि ज्या माणसाने प्रस्थानत्रयीचं यथार्थ अवलोकन केलेलं आहे शंकराचार्यांचं संपूर्ण वाङमय ज्याने अवलोकन केलेलं आहे म्हणजे प्रस्थानत्रयी व प्रस्थानत्रयीवरच भाष्य ज्याने बारकाव्यानं वाचलेलं आहे अशाच माणसाला ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय गुंतूक कळेल कारण ज्ञानेश्वर महाराजांची चाळणी ही सगळ्यात शेवटची चाळी आणि त्यातल्या त्यात अमृतानुभावाची सगळ्यात शेवटची चाळणी मोठ्या चाळण्या अगोदर लावायच्या आणि चाळणी सगळ्यात शेवटी लावायच्या सगळ्यात शेवटची ही टाळणी असल्या कारणाने ही गोष्ट जर आपल्या लक्षात येईल की एका अविद्येचे हे दुनी परिणाम आहेत अधिष्ठानाच्या ज्ञानाने जर ती एक अविद्या आणि दोन्हीच अधिष्ठाना तर एक आहे तर मग त्या अधिष्ठानाच्या साक्षात अध्यस्थ असणारा कारणाध्यास अध्यस्त असणारी अविद्या अज्ञान हे जर निवृत्त झालं तर त्या अज्ञानाचे परिणाम ज्ञान आणि अर्थ हे दोन्ही निवृत्त होतील वेद वेधक भाव सदा का आपल्याला प्रतितीला येणार नाही आपण आता प्रतितीला येणार नाही हे जे बोलतो आहोत ते अजून वेद्य भावात राहून बोलत हो। जेव्हा वेद भाव निर्माण होईल तेव्हा वेद वेदक भाव राहणार नाही असं सुद्धा सांगायला कुणी शुल्लक राहणार नाही काय स्थिती निर्माण होईल ह्याची कल्पना आपण आता करतो आहोत नदीच्या काठावर उभा असलेला माणूस तो माणूस बुडाला म्हणून सांगता सांगतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो बोंबेसकटही निमाला जो त्या पाण्यामध्ये स्वतःच्या आरड्या ओरड्यासहीत जर निमाला तर तो, तो बुडालाही सांगणार कोण बुडालेला काही बुडालो म्हणून आता सांगू शकत नाही काठावर उभा असणारा माणूस नदीत बुडालेल्या माणसाबद्दल तो बुडाला असं सांगू शकतो किंवा पाण्यात गटांगड्या खाणारा तो मी बुडतोय म्हणून ओरडणं शक्य पण खरोखरी जो बोंबे सकट निरडा करायला तो शिल्लक राहिला नाही तर तो बुडाला हे कोण सांगणार त्याप्रमाणे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हे त्रिकुटी जोपर्यंत आहे अगदी समाधी अवस्थेत सुद्धा जोपर्यंत आपल्याला त्रिकुटीच भान आहे तो ते भान असो पर्यंत सविकल्प समाधी पर्यंत मनुष्य त्रिकोटीमध्ये आहे पण तो या ब्रह्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतरही त्रिकोटी सदाची विरून जाते तर मग आता ते सांगणार कोण आणि कोणाला सांगणार अशी स्थिती निर्माण असल्यामुळे वेदकू वेद्याचे पाणी न पिए वेद त्या वेद्याला विषय म्हणून जाणू शकत नाही विषयत्वाने तो जाणू शकत नाही विषयत्वाने न जाणणे विषय आहे असं समजणे वृत्तीसहित विलयाला जाणे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्या ज्या मागण्या केल्या त्याची सर्वात महत्वाची मागणी अशी केली आहे आपल्याला कधी जर गुरुंच्या पुढे मागणी करायची वेळ आली तर ही मागणी करावी अशा प्रकारची मागणी करू नये बाकीची कोणती करू नये एवढं लक्षात ठेवा काय मागणी केली वृत्ती सहित मज लपवी निवृत्ती पदोपदी बोवी माझे मन चरणी ठेवी बाबा बाळछंद बाळ म्हणजे लहान मुलाचा छंद हट्ट असतो ज्ञानेश्वर महाराजांनी बाळाचं रूप घेऊन बाळछंद केलेला आहे लिहिलेला आहे त्या बाळछंद म्हणतात कि हे गुरु गुरुराया मला तुम्हाला दान द्यायचं असेल तर वृत्ती सहित मजल पवी वृत्तीसहित मी हरपलो पाहिजे म्हणजे वृत्ती सहित अहंकार आत्मस्वरूपाच्या ठिकाणी केला पाहिजे अशी मागणी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी माझे नामरूप हरप ना। माझ नामही नाहीच व्हावं माझं रूपही नाहीच व्हावं माणसाची अगदी विनमुख प्रवृत्तीच्या मी तुम्हाला देणगी देतो माझ्या इथे पाठी लावा म्हणजे माझं नाव राहिलं पाहिजे माझा इथे फोटो लावा माझं रूप राहिलं पाहिजे अरे ते तुझं रूप नाही ते तुझं नाव नाही नवे नवे सगळं काम आम्ही केलं नवलीच्या मंदिरातलं फक्त एकच फरशी बसवायची राहिली तुमची पाच सात फुटाची कारण तिथे दगडी काम चाललेलं होतं ते ग्रहस्थायले ते म्हणजे ते पाच सात फुटाची फरशी आम्ही तिथे पडलेली होती एक फर्शी इथे लावायची राहिलेली दिसतेने पाच सात फुटाची तर तेवढी फरशी आम्ही आणून देतो तेवढी आमच्याकडे फरशी आहे ते म्हणजे असं करा मी माझ्या नावाची फरशी आणून देतो ते तुम्ही तिथे लावा म्हणजे सगळी फर्शी आम्ही लावायची नावाची फरशी फक्त त्याने आणून लावायची छापात काय माणसांची प्रवृत्ती आहे ती बघा म्हणजे नामाविषयी किती माणसाचा तयार पण नाव राहिलं पाहिजे ना अशी माणसांची प्रवृत्ती आहे प्रत्येक माणसाची प्रवृत्ती अगदी त्याच्या पुढे सांगायचं चांगल्या कीर्तनकार प्रवचनकारांची सुद्धा अशी प्रवृत्ती आहे की आमचं नाव राहिलं पाहिजे काही महात्म्यांचं तर मी असं पाहिले महात्मा जे बोलतो कथाकथित आपल्या स्वतःच्या समाधीची व्यवस्था आपण स्वतः करून कशा प्रकारचा माझा समाधी असावा त्याचं चित्र काढून तशी बांधणी करून मिली आणि आपल्या शिष्य लोकांना कारण गर्भ श्रीमंत परम भाग्याने शिष्य मिळाले म्हणून त्यांना सांगून ठेवलं की माझी समाधी निती करायची हो आणि माझं नाव काढायचं नाही लक्षात ठेवायचं काय गंमत आहे ते बघा म्हणजे आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक का आहे तो आपल्याला लक्षात येईल असा नावाचा मनुष्याला अतिशय मोह असतो आणि त्या नामोहामध्ये मनुष्य सदार रूप मोहामध्ये मनुष्य सदा राहतो गुरुजी म्हणत असत आरश्यात तासन तास तू काय पाहतोस रे ते म्हणत असत की ब्रह्मचारी माणसाने आरसा बघायचा आरसा बघितला नाही आरसा काय बघतो मला कळत नाही बोलू शकत नाही पण एक गोष्ट त्यांच्या ज्याचा अर्थ अभिव्यक्त होईल असत की तू हे पंच महाभूतात असलेलं शरीर भोवती त्याला काय बघतोस रे त्याच्या पुढे थोडस इतकं आशोची इतकं अपवित्र या अपवित्र गोळ्याला हा अपवित्राचा गोळा आहे या अपवित्र्याच्या गोळा गोळ्याला तू सतत पाहत राहतोस यापेक्षा अजून मूर्खात तुम्हाला काय असावं चांगली चांगली माणसं आरशा पुढे करून बघत राहतात हे काय काय पाहतो का बोलू शकत नाही मी गंध काय पाहतोस वगैरे वगैरे त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे गुरुजी म्हणत असत कि गंध माणसाने असं लावावं किंवा भस्म असं लावा त्याच्याकरता अगदी बरोबर अगदी कोरून लावण्याचं काही कारण नाही त्यांचं नेहमीच उदाहरण असायचं ते म्हणजे जोगांचं उदाहरण असायचं की जोग हे आपल्या आयुष्यात कधी असा अकारण आशा बघत नसा अकारण म्हणण्याचं कारण व्यायाम करताना मात्र त्या अशा पुढे व्यायाम करीत होते पूर्वी म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं तेव्हा तो असं भस्माचा पट्टा लागतं तो अगदी पार कोरून अगदी बरोबर आला पाहिजे असं नाही तुम्ही त्यांच्या फोटो ते बघा तुम्हाला असं दिसून येईल का आपलं भस्म ओढलेलं आहे त्या इतक्या वार्तावाने लावलेलं नाही महाराजांच्या सारखं घटनामूर्ती स्वामींचं जसं भस्म आहे असं कसं लावायचं एवढं ते अगदी कोरून असं लावायचं काय कारण आहे काय बळी असल्यामुळे आता याच्यापेक्षा जास्त असतो म्हणजे माणसाला रूपाचा मोह आहे माणसाला नावाचा मोह आहे नाम रूप हारको असं कधी मनुष्य म्हणतच मुन नाही आणि नाम हरको हे कृतीचं भाषण कराव ईशा वास्तुपनिषदामध्ये उपनिषदा प्रार्थना केली आहे भस्मांतम इदम शरीरम हे काही प्रार्थनाची आपल्याला या शरीराचं भस्म हो अशी प्रार्थना देवाला करायची काय करणार का। देवाच्या हातातली गोष्ट देवाला एखाद्याने प्रार्थना केली पामर आहे त्याच्या शरीराचं काय सोनं होणार आहे त्याच्याही शरीराचं भस्म होणार आहे त्याच्याही शरीराची मृत्यिका किंवा कोणकोणते जे आहेत मौलीने ती सगळी त्याची रूप होणार आहे त्याची ठरलेली रूप काय काय व्हायची उरलं तर मातीरूप होईल अग्नि गे मध्ये गेला तर भस्म होईल नाही तर गारी घारी गिधाड खाती असं स्वच्छ लिहिलेलं आहे मराठी एवढे त्याचे परिणाम ठरलेले त्याला ईश्वराची प्रार्थन प्रार्थना कशाला हवी पण प्रार्थना केल्या आणि उपनिषदाने केल्या याचा अर्थ असा काहीतरी त्याचा अर्थ असला पाहिजे आणि त्याचं भाष्य म्हणजे हे आहे की माझ्या शरीराचं भस्म या शब्दाचा अर्थ माझं नाव आणि माझं रूप हरको हा त्याचा माझं रूपही राहू नये माझं नामही राहू नये मला राम नाम रूपाविषयी किंचित मोह असतात कामाने अशी ती प्रार्थना मग माणसाला नावाचा आणि रूपाचा अतिशय मोह आहे महाराज म्हणतात हा नामरूपाचा मोह परित्याग करून जो अंतर्मप्रवृत्तीने प्रवृत्त झालाय त्याच्याकरता महाराज म्हणतात की ज्ञाचा ज्ञान ज्ञेय यांचा अधिष्ठान असणारा जो शुद्ध साक्षीरूप परमात्मा त्याच्या शोधामध्ये जरा हा माणूस प्रवृत्त होईल तर नामरूपाचा पूर्ण मोह परित्याग करून या नामरूपाला अधिष्ठान बोल असणारा जो परमात्मा त्याला पाहायला गेला असताना त्याचा तो ज्ञाता राहत नाही ज्ञेय ज्ञेय सगळेच ब्रह्मरूप होत असल्याकारणाने महाराज म्हणतात विषयत्वाने तो जाणत विषयत्वानं जाणणं म्हणजे कमीपणाचं ज्ञाता ज्ञेयरोप होणं यातच विशेष महत्त्व असल्याकारणाने ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली मागणी केल्या की ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे ज्ञान द्नान म्हणण्यामध्ये वृत्तीचा विशेष संबंध येतो ज्ञाता म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य ज्ञेय म्हणजे विषयोपरित चैतन्य आणि ज्ञान म्हणजे वृत्तोपरहित चैतन्य ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंच्याजवळ मागणं पहिलं केले मी ज्ञाता असू नये पुढे माझ्या ज्ञेय असू नये नवे नवे मला वृत्ती पण असू नये म्हणून वृत्ती सहित मज लपवी नामासहित लपवी रूपा सहित लपवी आणि आता वृत्ती सहित लपवी हे गुरूंच्या पुढे सगळ्यात मोठं मागणं असल्या ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे या वृत्तीमुळे निर्माण होणारी ही त्रिकुटी आणि वृत्ती ही नाहीशी होऊ वृत्ती शून्य अशी जी ब्रह्मस्थिती तीच आविष्कृत होते ती वृत्ती शून्य असलेली ब्रह्मस्थिती म्हणजेच वेद आपण आल्यानंतर हे ज्ञेय स्वरूप म्हणजे माझं वास्तव स्वरूप आहे मी या अंतस्करण उपाधीमुळे अज्ञान उपाधीमुळे प्राज्ञ अवस्थेला पावलो अंतस्करण उपाधीमुळे मी प्रमाता झालो ज्ञाता झालो त्या प्रमा ज्ञानाचा आश्रय होऊ लागलो म्हणून मला प्रमाता म्हणू लागले भ्रमप्रमा साधारण ज्ञानाचा आश्रय होऊ लागलो मला ज्ञाता म्हणू लागले मी त्या ज्ञे पदार्थाच्या प्राप्तीसाठी खटपट करू लागलो मला करता म्हणू लागले मी त्या ज्ञे पदार्थाला माझे भोग्य समजून त्याला सत्य समजून त्याचा मी भोगता समजून मी भोग भोगायला लागलो मी भोगता झालो पण माझं खरं स्वरूप भोगता नाही मी करता नाही मी प्रमाता नाही मी ज्ञाता नाही मी प्राज्ञा मी ब्रह्म आहे असं त्याला ज्यावेळी कळतं त्यावेळी तो आपण सांडणी अंगाची करी म्हणजे कल्पित जे अंग म्हणजे शरीर कल्पित स्वरूपाची तो आठणी करतो म्हणजे कल्पित असलेलं आपलं भोक्तृत्व ज्ञातृत्व इत्यादी स्वरूपाचा तो बाध करतो आणि स्वस्वरूपाचा बाध करून तो त्याच्यामध्ये विलीन होतो यालाच म्हणायचं बाध समानात बाध समानाधिकरण म्हणजे काय आपल्या अंगाची आठणी करून अंगाची म्हणजे विशेष रूपाची कल्पित रूपाची आठणी करून वास्तव विशेष रूप किंवा वास्तव ससामान्य निर्विशेष स्वरूप त्या निर्विशेष स्वरूपामध्ये विलीन होणं याला आपल्या अंगाची आठणी करणं म्हणजे विशेष रूपाचा कल्पित रूपाचा बाध करून वास्तव स्वरूपाशी एकत्र आता निश्चय करणं कारण वास्तव स्वरूपाशी तो एकरूप आहेच आहे परित्याग करून त्या भेदाचा बाध करून त्या, त्या विशेष रूपाचा बाध करून कर्तृत्व भोक्तृत्व अहंकारादी विशेष संसार धर्मांचा बाध करून ते धर्म संसार संसाराची अंगी ठेवून ते त्याच्या ठिकाणी ठेवून <coughs> तो आपण स्वतः बैसे मोठी मोक्ष श्रीच्या आपल्या सु स्वस्वरूपाच्या ऐश्वर्यावरूढ होतो याला आपल्या अंगाची आटणी करून वेदक वेदक, हो वेदक न राहता वेद्यस्वरूप म्हणजे स्वरूप होतो असा त्याचा अर्थ आहे म्हणून महाराज म्हणतात या यथार्थ स्वरूपाच्या निर्धारात वेद वेद्याचे पाणी न पिता आपल्या अंगाची सांडणी करून स्वस्वरूप ब्रह्मस्वरूपाला तो एक रूप पाहतो एकत्वाचा तो निश्चय करतो असा या ओवीचा अर्थ आहे विषय कर पीएस ही नहीं जो परम जाता जाण्याला जातो वेदक जाण्याला जातो तो तो अंगाची आठणी म्हणजे जीवभावाची आठणी अंगाची आठवणी करणं म्हणजे विशेष रुपाची आठणी करणं जीवस्वरूपाचा बाध करणं असा आणि दुसरा तिथे लयाला जातो त्याचं कारण आहे अनात्मपदार्थामध्ये वृत्तीव्याप्ती अनात्म पदार्थामध्ये फल व्याप्ती परमात्म स्वरूपामध्ये फक्त वृत्ती व्याप्ती आहे फल व्याप्ती नसल्या कारणाने चिदाभास अतिश स्वरूप होतो चिदाचा आभास आहे चित्ता आभास आहे बिंबाशी मग तिथचा आवाद रूप होतो योग्य ते प्रतिबिंबियला या सिद्धांताचा समारोप करण्यामध्ये प्रवृत्त झालेले आहे हे शिवशक्ती समावेशन प्रकरण असल्या कारणाने आतापर्यंत केलेलं सगळं वर्णन ये शिवशक्ति के लिए वंदन है ज्ञानेश्वर महाराज अपने स्वतरच एक आक्षेप घता कारण एक श्रोता असण संभव नहीं है कि जो श्रोता अने कि ज्ञानेश्वर महाराज अपन तो एवडे आतक्या मोटा सिद्धांता अपने कथन करता ज्यादा सिद्धांता श्रवण कर आम अपने शंका निर्माण करेक वेला गुरु की विद्या गुरुलास्ड़ाला काय गुरुची विद्या गुरुला कित्येक वेळा फळाला येते करता एक दादांची गोष्ट आहे थोडीशी की ना इलाज असतो मी तुम्हाला सांगणार नाईला